स्कन्न सातवा अध्याय अडोतीसावा देवी गीता अध्याय सातवा देवीची स्थाने व्रते आणि महोत्सव हिमालयाने अत्यंत पवित्र अशी किती आणि कोणकोणती कौन स्थानी पृथ्वीवर आहेत तसेच हे तसे मातोश्री कोणती व्रते आचरणात आणली असता तुला परमसंतोष होतो कोणते उत्सव केले असता तुला सुख होते ते सर्व तू मला सांग कारण त्याच्या श्रमणानेही मनुष्य कृतकृत्य होतो हिमालयाने विचारलेल्या प्रश्नांमुळे देवीला अतिशय आनंद झाला आपल्या सत्शिष्याच्या सर्व शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने श्री पुढे म्हणाली हे हिमालया जे जे दिसते आहे ते ते सर्व वस्तुजात ही माझी स्थाने आहेत कारण मी सर्व आहे तसेच मला कालाचे बंधन नाही कोणताही काल माझ्या उपासनेसाठी चालतो माझी व्रते आणि माझे उत्सव कोणत्याही क्षणी आचरणात आणले तरी ते योग्यच होय पण तू माझा उत्तम भक्त आहेस म्हणून तुझ्यावरील प्रेमामुळे तुझे समाधान भावे या इच्छेने आता मी तुला सांगते तू ते शांतचित्ताने श्रवण कर हे नगराजा माझे जे भाषण मी आता तुला सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक हे बघ जेथे लक्ष्मीचे नित्य वास्तव्य आहे असे कोल्हापूर नावाचे क्षेत्र हे माझे फारच महान स्थान आहे तसेच सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले मातापूर हे रेणुकेचे वस्तीस्थान असून ते माझे दुसरे महत्वाचे स्थान आहे तुळजापूर हे माझे तृतीय स्थान असून सप्तशृंग हे एक उत्तम स्थान आहे हिंगुलीचे महास्थानही अत्यंत श्रेष्ठ आहे ज्वालामुखीचे स्थान हे पवित्र असून शाकंबरीचे माझे पीठस्थान श्रेष्ठ दर्जाचे आहे भ्रमरीचे माझे उत्तम स्थान असून श्री दंतरिका नावाच्या देवीचे वस्तिस्थानही मला प्रिय आहे तसेच दुर्गास्थानाचेही महात्म्य फार आहे विंध्याचेली देवीचे विंध्य पर्वतावरील स्थानही सर्वोत्तम आहे अन्नपूर्णा महास्थान प्रसिद्ध आहे कांचीपूर उत्कृष्ट आहे तसेच भीमा देवीचे स्थानही उत्कृष्ट आहे त्याचप्रमाणे माझे विमला स्थान या नावाचे आणखी सुंदर स्थान आहे कर्नाटक देशात श्री चंद्रला देवीचे महास्थान आहे शिवाय कौशिकी स्थान सुरेख आहे नील पर्वतावर नीलांबरीचे उत्तम स्थान आहे जांबूनदेश्वरीचे स्थान श्रीनगरचे स्थान ही सुंदर ठिकाणे आहे गुह्यकालीचे महास्थान नेपाळमध्ये वसलेले आहे चिदंबर नावाच्या ठिकाणी मीनाक्षीचे महत्वाचे मुख्य स्थान आहे सुंदरी जेवी देवी सुंदरी देवी ज्या ठिकाणी अधिष्ठित होऊन राहिली आहे ते वेदारण्य नावाचे महास्थान प्रसिद्ध आहे एकांबर नावाच्या महास्थानात पराशक्तीचे नित्य वास्तव्य असल्याने ते अत्यंत पवित्र ते स्थान आहे त्याचप्रमाणे मदालसा देवीचे स्थान सर्वोत्कृष्ट आहे योगेश्वरीचे स्थानही सुंदर आहे नील सरस्वतीचे चीन अत्यंत उत्तम स्थान आहे वैद्यनाथावर असलेले बगला स्थानाचे महत्वही श्री स्थान श्रीमत मणिद्वीप हे तर सर्वोत्तम आणि अत्यंत मान्यचे स्थान आहे सतीच्या देहाने अवतार घेतलेल्या कामाख्या महादेवीचे योनिमंडळ ज्या ठिकाणी पडले ते श्रीमद त्रिपुरभैरवी म्हणून विख्यात असलेले स्थान मला प्रिय आहे ते स्थान हीच महा त्या महामायाची नित्याची वास्तव्याची भूमी असल्यामुळे या पृथ्वी तलावर सर्व क्षेत्रात उत्तम असे ते क्षेत्रस्थान आहे त्या स्थानाशिवाय दुसरे श्रेष्ठ स्थान या पृथ्वीवर आढळणार नाही ते ठिकाण इतकी अद्भुत आहे की ती महादेवी त्या स्थानी दर महिन्याला साक्षात रजस्वला येत असते तेथील सर्वच देवता पर्वतात्मक झाल्या आहेत पर्वतावर देखील मोठमोठ्या अत्यंत श्रेष्ठ अशा देवतांचे वास्तव्य नित्याचे असते या कामाख्या देवीच्या योनी मंडळाच्या दुसरे कोणतेही इतके उत्तम आणि पवित्र असे स्थान नाही श्रीमद पुष्कर क्षेत्र हे गायत्रीचे श्रेष्ठ स्थान म्हणून सर्व मान्यवरांनी सांगितलेले आहे अमरेश्वर स्थानी चंडिका प्रभासतीर्थक्षेत्रावर पुष्करेक्षिणी नैमिष नावाच्या भयंकर अरण्यात लिंग लिंगधारिणी पुष्करक्षस्थानात पुरुहुता आषाढी नावाच्या स्थानात रती महास्थानी दंडिनी परमेश्वरी क्षेत्रावर चामुंडी भारभूताचे ठिकाणी भूती आणि नाकुल या ठिकाणी देवी नकुल नुकुलेश्वरी या नावाने राहते हरिश्चंद्राचे स्थानी ती चंद्रिका असते श्रीगिरीवर तिला शंकरी म्हणतात दत्तेश्वर क्षेत्री त्रिशूला तर आमरकेश्वर आम्रत क्षेत्री ती सूक्ष्मा देवी असते उज्जैनीत ती शंकरी असून मध्यमा नावाच्या ठिकाणी ती शर्वाणी म्हणून प्रसिद्ध आहे केदार या नावाने सुविख्यात असलेल्या महाक्षेत्रावर ती मार्गदायिनी देवी म्हणून वास्तव्य करते भैरव नावाच्या ठिकाणी ती थी भैरवी असते आणि गया क्षेत्रावर ती मंगलादेवी म्हणून राहते असे शास्त्रवचन आहे कुरुक्षेत्रावरती स्थानुप्रिया आणि नकुलामध्ये ती स्वयंभूवी म्हणून ओळखली जाते कणगलात उग्रा आणि विमलेश्वर क्षेत्रामध्ये ती विश्वेश आहे अट्टाहास नावाच्या उत्तम क्षेत्रामध्ये ती महानंदा असून महेंद्र पर्वतावरती महांतका आहे भीमा क्षेत्रात ती भीमेश्वरी आहे तर वस्त्रापत स्थानामध्ये ती शांकरी भवानी म्हणून पंडितांनी सांगितलेली आहे अर्थकोटी नावाचा तीर्थस्थानावर ती रुद्राणी म्हणून वास्तव्य करीत आहे तसेच अविमुक्त देशात ती विशालाक्षी असून महालय या पवित्र स्थानात मी महाभागा आहे तीच गोकर्णक्षेत्रात भद्रकर्णी आहे भद्रकर्ण क्षेत्रामध्ये ती भद्र आहे सुवर्णाक्षाच्या ठिकाणी ती उत्पलाक्षी आहे स्थाणू क्षेत्रामध्ये ती स्थानविषा म्हणून मान्य आहे कुरंडलमध्ये ती त्रिसंध्या आहे तसेच मोकाट क्षेत्रामध्ये ती मुकटेश्वरी आहे मंडलेश या ठिकाणी ती शांडकी असून कालनजराचे पवित्र स्थानी ती काली आहे शंकु तिला ध्वनी नावाने संबोधतात तीच देवी स्थूलकेसरी येथे स्थुला होते आणि श्रेष्ठ ज्ञानी असलेल्या पुरुषांचे हृदय ती परमेश्वरी हलेखा या नावाने नित्यवास्तव्य करते हे उत्तम पर्वता मी तुला देवीची पवित्र स्थाने त्या स्थानी त्या कोणत्या नावाने राहत आहेत ती परममंगल नावे सांप्रत सांगितली आहेत त्याच्या क्षेत्रांचे महात्म्य वर्णन केलेले ते श्रवण करून नंतर त्या सांगितलेल्या विधीने युक्त अशी देवीची पूजा कर हे भूधरा मी आता तुला कथन केलेली के सर्वच क्षेत्रे आपापल्या स्थान महात्म्यासह काशी क्षेत्रात आहेत म्हणून देवीच्या भक्तीमध्ये एकचित्त प्राप्त झालेल्या पुरुषाने तत्पर राहून त्या काशी क्षेत्र जाऊन नित्य वास्तव्य करावे त्या ठिकाणच्या स्थानांचे दर्शन सुखाचा अनुभव घेऊन देवीचे मंत्र नित्य जप करीत आणि देवीच्या चरणकमलांची मनांमध्ये नित्यस्मृती ठेवून देवीचे ध्यान करणारा पुरुष सर्व संसार बंधनातून सत्वर मुक्त होतो हे नगश्रेष्ठा ही देवींची नावे जो प्रातकाळी नित्य लवकर उठून शुचिरभूत होऊन नेमाने उच्चारित असतो त्याची सर्व पापे कसलाही विलंब न लागता तत्क्षणी भस्मसात होतात ही सर्व निर्मल आणि पवित्र नावे श्राद्धकाली उच्चारली असता त्या ब्राह्मणाचे वाठकाचे वा पितर सत्वर होऊन परमगतीला जातात हे सदाचरणी पर्वतात आता मी तुला व्रते निवेदन करते स्त्री आणि पुरुष ही व्रते नित्यनेमानी करावीत अनंत तृतीयाचे व्रत रसकल्या नावाचे व्रत तृतीया या तीर्थाच्या दिवशी करतात शुक्रवार व्रत कृष्णचतुर्दशी व्रत भौमवार व्रत प्रदोषकाळी देवादिदेव शंकर देवीला आसनावर बसून देवासह वर्तमान त्या देवतेपुढे नम्रभाव असे सुंदर नृत्य करतो ते प्रदोष व्रत आचरित राहावे प्रदोषाच्या दिवशी उपवास करावा रात्रीच्या सुरुवातीच्या प्रहरी म्हणजे प्रदोषाचे वेळी शिवाची भक्तिभावाने पूजा करावी हे व्रत प्रत्येक पक्षात म्हणजे शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्षात करावे कारण त्या जपामुळे देवी नित्यप्रसन होत असते हे हिमालया सोमवार व्रत मला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मी आकर्षित होते म्हणून त्या दिवशी रात्री ही देवीची मनोभावे पूजन करून अन्न अन्नग्रहण करावे हे विभो पर्वता शरद ऋतूत येणारे नवरात्र आणि वसंत ऋतूत येणारे नवरात्र ही दोन व्रते केल्यावर मी सत्वर प्रसन्न होते या व्रताप्रमाणे आणि नित्यनैमित व्रते आहेतच जो कोणी मत्सरादी भावना सोडून एकचित्ताने ही व्रते करीत असतो त्यावर मी संतुष्ट होत असते तीव्रते आचरण करणारा मला प्रिय होतो आणि तोच माझा भक्त आहे असे मी समजते अशा त्या उपासकाला माझी प्राप्ती होऊन सायुज्यता प्राप्त होते हे विभो दोलोत्सव या उत्सवासारखे उत्सव करीत राहावे जसा शयनोत्सव तसा जागरणोत्सव करावा माझ्या संतोषासाठी रथोत्सव करावा त्याचप्रमाणे दमनोत्सवही साजरा करावा श्रावणातील पवित्रोत्सव हा नेमाने करावा त्या योगे मी सर्वदा प्रसन्न होते अशा प्रकारे इतर महोत्सवही उत्साहाने करावेत या प्रसंगी माझ्या भक्तांना सुवासिनींना कुमारिकांना ब्रह्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या ठिकाणी मी देवी आहे असे कल्पून एकाग्र आणि भक्तिभावाने त्यांना भोजन घालावे आणि विनयाने कपटभाव न धरता पुष्पादिकांच्या योगाने त्यांची पूजा करावी कंटाळा न करता जो दरवर्षी भक्तिभावाने हे करीत असतो तो धन्य होय तोच कृतकृत्य होई, आणि तोच माझ्या प्रीतीचे स्थान होई। हे शैलराजा मला प्रसन्न करून घेण्यासाठी आवश्यक अशी स्थाने व्रते उत्सव मी तुला संक्षेपाने सांगितले आपल्या भक्त व शिष्यांशिवाय हे इतरांना सांगू नये अध्याय अड़तीसावा स